श्लोकार सोळावा अर्जुना अति खाणार योग मुळीच होणार नाही आणि अगदी न खाणाऱ्याच्या नाही एकांतवास होणार नाही त्याचप्रमाणे अत्यंत झोप घेणारा योग साधन होणार नाही व जागणाराच्या नेही होणार नाही जो जिव्हाहेंकित झाला किंवा सर्वथै झोपेच्या अधीन झाला तो या योगाचा अधिकारी म्हटला जात नाही अथवा दुराग्रहाच्या आवेशात जो भूक आणि तहान मारतो आणि जेवण कमी करतो आणि झोपेचे नाव देखील न घेता बळकट अभिमान धरतो त्याचे शरीर शरीरसुद्धा त्याच्या अधीन राहत नाही मग त्याला योग कुठून साथ देऊन म्हणून विषयांचे सेवन करण्याची किंवा त्यांचा अगदीच त्याग करण्याची इच्छा करू नये अर्थात सर्व गोष्टी नियमित असाव्यात श्लोकार्थ सतरावा ज्याचे आहार विहार उक्त असतात कर्माचरणातील व्यापार योग्य तऱ्हेने चाललेले असतात आणि ज्याची निद्रा व जागृती प्रमाणशीर रस्ते त्या पुरुषाचा योग त्याच्या दुखाचा नाश करतो अन्न ग्रहण तर करावे पण ते युक्ती युक्तियुक्तीने परिमित करावे त्याचप्रमाणे जी जी कामे करावं तीही सर्व युक्तीनेच प्रमाणात भाषण परिमित असावे त्याचप्रमाणे व्यायामही माफ करावा व झोपही नेमलेल्या वेळीच घ्यावी जागरण जरी कराएं तरीके परियमित रीतेने आचरण के रक्ताधिक सप्त अशा प्रकारे, बेता बेताने इंद्रिया तृप्ति के लिए मन सतोषा वृद्धि करते श्लोकार एकाग्र झालेले चित्त आत्म्याच्याच ठिकाणी स्थिर राहते आणि म्हणूनच सर्व बनते। तेव्हा त्याला युक्त असे म्हणतात याप्रमाणे बाहेरील इंद्रियांची स्थिती नियमित ठेवली तर अंतरयामी सुख उत्पन्न होऊन त्या मनुष्याला अभ्यास न करता योग सहज होतो ज्याप्रमाणे भाग्योदय झाला असता उद्योगाच्या निमित्ताने सर्व संपत्ती आपोआप घरी चालून येते त्याप्रमाणे जो नियमशील आहे तो कौतुकाने जरी योगाभ्यासाकडे वळला तरी त्याला आत्मस्थितीचा अनुभव येतोच म्हणून अर्जुना ज्या दैववान पुरुषाला युक्तीचे साह्य असते तो मोक्षाच्या राज्यावर शोभिवंत होतो श्लोकार्थ एकोणीसावा जसा निवारात ठेवलेला दिवा हलत नाही ती उपमा योग करणाऱ्या झालेल्या योगाला लागू पडते वागणाऱ्याला जर योगाभ्यास करण्याची इच्छा झाली तर तो योग गंगा आणि यमुना यांचा संगम झालेल्या प्रयागतीर्थाप्रमाणेच होय त्यास आत्मस्वरूपी प्रयागते ठिकाणी ज्या मनुष्याचे मन क्षेत्रसन्याशाप्रमाणे कायम राहते त्याच मनुष्याला तू योगी म्हण आणि प्रसंगानुरोधाने हेही पण लक्षात ठेव की त्याच्या चित्ताला निवाऱ्यातील दिव्याची उपमा लागू पडते आता तुझ्या मनातील भाव जाणून आम्ही तुला काही गोष्ट सांगतो ती चित्त देऊन ऐक तू योग प्राप्तीची इच्छा मनात बाळगतोस परंतु अभ्यासाकडे तुझे लक्ष नाही तर तो अभ्यास कठीण आहे अशी तुझ्या मनात भीती वाटते की काय ते सांग पार्था कदाचित तू भीती मनात बाळगशील पण तसे करू नको कारण हो। ही दुर्जन इंद्रिये त्या अभ्यासाचा उगीच बुवा करून भीती दाखवतात पहा की जे आयुष्य स्थिर करते म्हणजे वाढवते आणि संपणाऱ्या मागे आणते शत्रू समजत नाही का त्याचप्रमाणे पारलौकिक हिता जे चांगले ते नेहमी इंद्रियांना दुःखदायक वाटते एरवी या योग इतके दुसरे काही सोपे साधन आहे का श्लोकार्थ चित्त आपल्या स्वरूपाला पाहूनच संतुष्ट होतो आणि अनंत बुद्धीला ग्रहण होण्यासारखे व इंद्रियांना न घेवणारे असे जे सुख आहे ते तेव्हा तो अनुभवतो तेव्हा तो, तो स्थिर झालेला योगी ब्रह्मस्वरूपापासून ढळतच नाही म्हणून आसनाच्या बळकटीने जो आम्ही खरा अभ्यास सांगितला त्या योगानेच झाला तर त्या इंद्रियांचा निग्रह होईल एरवी त्या योग साधनाने जेव्हा इंद्रियांचा निग्रह होतो तेव्हा आपले आपण चित्त हे आत्म्याची भेट घेण्याकरता जाते चित्ताची धाव नेहमी पुढे असते ती मागे फिरून ज्या वेळेस त्या आत्म्याकडे पाहते त्यावेळेस त्याला आत्मा व आपण हे दोन्ही एकच आहोत अशी ओळख पडते ते बसते आणि मग ज्यापेक्षा दुसऱ्या अधिक काही नाही व हो ज्याला इंद्रिय कधी जाणत नाहीत असे ते ब्रह्म ते स्वतःच होऊन राहते श्लोकार्थ बावीसावा आणखी जो प्राप्त झाला असताना योगी त्याहून दुसरा अधिक कोणताही लाभ मानित नाही आणि कसलेही महत्ुःख प्राप्त झाले तरी त्याचे चित्त स्वरूपानंदापासून तळत नाही मग अशी स्थिती झाल्यावर मेरू पर्वतापेक्षाही मोठ्या दुःखाच्या भाराने देह दडपला असता त्याच्या चित्ताला दुःख होत नाही किंवा शस्त्राने जरी देह तोडला तरी अथवा अग्नीत पडला तरी महासुखात निमग्न झालेले त्याचे चित्त जागृत होत नाही याप्रमाणे आत्मसुखात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवण विसरतो आणि असे अनिर्वाच्य ब्रह्मसुख प्राप्त झाल्यामुळे इतर गोष्टींचा त्याला विसर पडतो श्लोकारवा त्याला दुःख संबंधाची ताडातोड करणारा योग असे जाणावे तो योग प्रसन्न चित्ताने साधकाने निश्चयाने करावा ज्या ब्रह्मसुखाच्या गोडीने संसारात गुंतलेले मन वासनेची आठवणच सोडते जे योगाची शोभा संतोषाचे केवळ राज्य आणि ज्याच्या करता ज्ञानाची आवश्यकता ते ब्रह्मसुख अभ्यासाते योगाने मूर्तिमंत दिसू लागते आणि दिसू लागल्यावर ते पाहणारा तद्रुपच बनतो श्लोकार्थोविसा संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व वासनांचा निखारच त्याग करून मनानेच सर्व इंद्रिये सर्व बाजूने जिंकून तथापि अर्जुना एकापरी हा योग सोपा आहे संकल्पाचे पुत्र जे काम क्रोधाधिक त्यांचा नाश केल्यामुळे त्या संकल्पाला जेव्हा पुत्र शोक होईल तेव्हाच तो साध्य होतो विषय लय पावले असे या अंक संकल्पाने ऐकले व इंद्रिय नियमितपणाने वागतात असे पाहिले म्हणजे याची छाती फुटून जाऊन हा जीवाला मुकतो अशा रीतीने वैराग्य प्राप्त झाल्यावर संकल्पाच्या यात्रा संपतात आणि धैर्याच्या मंदिरात बुद्धीही सुखाने वास करते श्लोकार्थ सविसाव धैर्ययुक्त बुद्धीने हळूहळू आत्मस्वरूपी स्थिरवावे व्हावे याप्रमाणे मन स्थिर करून म कशाचही चिंतन करू नये हे अस्थिर आणि चंचल मन ज्या ज्या ठिकाणी जाईल तेथून तेथून त्याला निग्रहाने ओढून आणून आत्मस्वरूपीस लावावे बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळाला म्हणजे मग ती मनाला हळूहळू ब्रह्मानुभवाच्या वाटेला लावून त्याची ब्रह्मस्वरूपी स्थापना करते या एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते आणि हेही घडत नसल्यास याहीपेक्षा सुलभ असा एक दुसरा मार्ग सांगतो तो एक साधकाने आपला एक नियम करावा की एकदा केलेला निश्चय कधीही टाळावा याचा नाही अशा निश्चयाने जर चित्त स्थिर झाले तर अनायासेत काम झाले पण असे जर न होईल तर त्या चित्ताला खुशाल स्वय वरतू द्यावे मग ते मोकळे सुटल्यावर जेथे जाईल तेथून निश्चय त्याला परत घेऊन येईल आणि अशा रीतीने ते, ते तात्काळ स्थिर होऊन राहील श्लोकार्थ सत्तावीसावा ज्या योग्याचे चित्त समाधान पावले आहे ज्याचा रजोगुण नाहीसा झाला आहे व जो ब्रह्मस्वरूप व निष्पाप झाला आहे अशा ह्या योगालाच ब्रह्म प्राप्त होते नंतर अशा प्रकारे अनेक वेळा स्थिर राहण्याने ते सहज आत्मस्वरूपाजवळ येईल आणि त्या आत्मस्वरूपाला पाहून स्वतः तद्रूप होईल मग अद्वैतामध्ये द्वैत बुडून जाईल आणि ऐक्याच्या तेजाने हे त्रैलोक्य प्रकाश येत होईल त्रैलोक्यभर ब्रह्मपद दिसू आकाशात उत्पन्न झालेले आभ्रे ज्यावेळी नाही शेवतात त्यावेळेस जिकडे तिकडे शुद्ध आकाशच दिसते त्याचप्रमाणे चित्त लयाला जाऊन जीवात्मा ब्रह्मस्वरूप होणे ही प्राप्ती या उपायापासून सहज होते लोकार्थ अठ्ठावीसावा याप्रमाणे निरंतर आत्मविषयक योग करणारा व पापरहित योगी ब्रह्माचा अनुभव जात आहे असे अत्यंत सुख अनायासाने मिळवतो मनातील संकल्प विकल्प सोडून जे या सोप्या योगस्थितीचा पुष्कळ अनुभव घेऊन सुखी झाले ते त्या सुखाच्या संगतीने परब्रह्मपदास येऊन पोहोचले मीठ पाण्यात मिळाल्यावर ज्याप्रमाणे पाण्याला सोडू शकत नाही त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य झाल्यावर त्यांची स्थिती होते आणि नंतर ब्रह्मानंदाच्या मंदिरात महासुखाची दिवाळी झाल्याप्रमाणे तो सर्व पाहतो याप्रमाणे आपलेच पाय आपले पाठीवर घेऊन योग्य चालतो असा अवघड योग तर तुला घडत नसेल तर तुला आणखी दुसरा उपाय सांगतो श्लोकार्थिसावा सर्वत्र समदृष्टी आहे असा योगयुक्त पुरुष सर्व भूतामध्ये आपणच आहोत व सर्व भूते आपल्यामध्ये आहेत असे पाहतो जो सर्व भूतामध्ये मला पाहतो व माझ्या ठिकाणी सर्व भूते पाहतो तृष्टिआ मैं होत नहीं व माज्यादृष्टिया आड़ तो होकरूप मी सर्वे देहत है ये शंका नहीं आचप्रमाणे मजा ठिकाणी सर्व है अशा रीति ने जग व ईश्वर ही एकमेक मिसले परंतु साधका ने अपने बुद्धिच निश्चय मदर करावा अर्जुना एरवी तरी जो एकत्व भावनेने सर्व भूतांचे ठिकाणी मी व्यापक आहे असे मानून मला भसतो व्यक्तिमात्राच्या अनेकत्वाने ज्या ते अनेकत्व उत्पन्न होत नाही आणि जो केवळ सर्व ठिकाणी मीच व्यापक आहे असे जाणतो तो आणि मी एक असे बोलणेच व्यर्थ होरवी धनंजय बोलून दाखवले नाही तरी तो आणि मी एकच आहोत ज्याप्रमाणे दिवा आणि प्रकाश यांच्या एकत्वाची योग्यता असते त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी व मी त्याचे ठिकाणी आहे जसे पाण्याचे योगाने गोडी किंवा गगनाच्या योगाने पोकळी यांचे अस्तित्व असते तसा माझ्याच रूपाने तो योगी रूपवान दिसतो श्लोकार्थ एकतीसावा जो योगी एकनिष्ठेने सर्वभूतात असलेला मला भसतो तो कोणत्याही प्रकारे वागत असला तरी माझ्या स्वरूपाचे ठिकाणीच असतो अर्जुना ज्यादा वस्त्र तंत्र एक ज्यादा सर्व ठिका व्याप् है पुष्कर जारी अलंकार घरी अनेकत्व न सोन प्रमाण ज्याप पर्वता की स्थिति बनवी है अथवा जितकी झाड़ा चीने तित्व रोपे ली न अवैत प्रकाशाने ज्या अज्ञान रजाड़ी है तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी सापडला तरी मग तो स्वस्वरूपास येण्याला कसा बरे प्रतिबंध पावेल कारण अनुभवाच्या योगाने माझी एकता पावतो त्याच्या अनुभवाने माझे सर्व ठिकाणी व्यापकत्व आहे असे जाणले मग तो सर्व व्यापक झाला असे म्हटलेच पाहिजे असे नाही हे पहा की ह्याने जरी शरीर धारण केले आहे तरी तो शरीराचा नाही ही गोष्ट बोलून दाखवता येण्यासारखी नव्हे तेव्हा तिथे ते वर्णन करता येईल का श्लोकार्थ बतीसा अर्जुना जो योगी सर्वत्र सुख आणि दुःख आपलेप्रमाणे सारखे पाहतो तो योगी परममान्य होय अर्थात या विषयाबद्दल जास्त सांगणे नको जो सदोदित आपल्यासारखेच सर्व मानतो जो सुख आणि दुःख यांचे विकार अथवा शुभ आणि अशुभ कर्मे ही दोन आहेत असे आपल्या मनात समजत नाही हे सम आणि हे विषम असा भाव मनात न धरता याशिवाय इतर सर्व विचित्र गोष्टी आपल्या शरीराच्या अवयवाप्रमाणे एकच आहेत असे समजतो यापेक्षा आणखी काय काय गोष्टी सांगावे ज्याला सर्व त्रैलोक्य मीच आहे असे अनुभवाने समजले आहे त्याला शरीर आहे हे गोष्ट खरी आणि तो सुखदुःख भोगतो असे लोक देखील म्हणतात तथापि आमच्या अनुभवाने जो परब्रह्म आहे म्हणून अर्जुना त्या ज्याच्या योगाने आपल्याच ठिकाणी सर्व विश्व पाहता येईल आणि आपण स्वतःस विश्वरूप होता येईल त्या समदृष्टीची तू उपासना करण्याकरता असे सांगितले आहे की समदृष्टीपेक्षा या जगतात दुसरी अधिक प्राप्ती कसली नाही श्लोकार्थ चौतीसावा तेहतीस चौतीस अर्जुन म्हणाला हे मधुसूदना तुम्ही जो हा सब, समत्व योग सांगितला तो मनाच्या चंचलपणामुळे साधेल असं मला वाटत नाही हे कृष्णा मन हे अति चंचल कोणताही बेत तडे जाऊ न देणारे बलवान व अभेद्य आहे त्याचा निग्रह करणे वायूप्रमाणे दुःसाध्य आहे असे मी मानतो मग अर्जुन श्रीकृष्णस म्हणतो अदेवा तुम्ही आमची दया मनात आणून हा समतेचा मार्ग सांगितला परंतु मनाच्या चंचल स्वभावामुळे आमचा टिकाव लागत नाही हे मन कसे आणि केवढे आहे असे पाहू म्हटले तर ते सापडत नाही एरवी त्याला फिरण्याला हे पुरत नाही म्हणून माकडाला समाधी लागणे किंवा मोठ्या वाऱ्याला स्थिर हो म्हणताच तो थांबणे या गोष्टी कशा घडतील जे मन बुद्धीला हलवते निश्चय मोडते आणि धैर्याचे हातावर हा हा म्हणता तुरी देऊन निघून जाते जे मन विचाराला चकवते संतोषाला नादी लावते आणि मनुष्य एके ठिकाणी बसला असता बसला तरी त्याला दश दिशा हिंडवते ज्याला कोंडले असता ते उसळून बाहेर येते आणि निग्रह केला तर तो उलटा त्याला सहाय्य करतो असे हे मन आपला स्वभाव सोडील का म्हणून एक मन जरी स्थिर करील तर मग आम्हाला समदृष्टी प्राप्त होईल मन, परंतु मनाची अशी चंचल वृत्ती असल्यामुळे ती प्राप्त होणे दुर्घट आहे श्लोकार्थ पसावा श्री भगवान म्हणाले हे महाबाहो या चंचल मनाचा निग्रह करणे खरोखर फार कठीण आहे हे मीही निश्चर्श मानतो पण अर्जना वैराग्यने अभ्यास या दोघंच्या योगाने ते स्वाधीन होते तेव्हा कृष्ण म्हणाला जे तू जे बोललास ते खरोखर तसेच आहे या मनाचा स्वभाव खरोखर चंचल आहे परंतु याला वैराग्याच्या आधाराने अभ्यासाच्या रस्त्याला लावले तर काही अवकाशाने ते स्थिर होईल कारण या मनाचा ठिकाणी एक चांगला गुण आहे ज्याची त्याला चटक लागेल त्याच ठिकाणी राहावयास हे सोखावते म्हणून कौतुकाने का आत्मसुखाकडेच याला वळवावे श्लोकार्थत्तीसावा मनाचा निग्रह करण्याचा जे अभ्यास करीत नाहीत त्यांना योग प्राप्त होत नाही परंतु ते अंतःकरण वश करून मनाग्रह कर प्रयत्न करता उपायान योग प्राप्त होत अत है एरवी ज्यादा वैराग्य नहीं व जो कभी अभ्यास ही करीत नहीं तैयार ही मन आवड़ना नहीं अम्मीदेखी कहीं जो यम नियम प्राणायाम वगैरह का अभ्यास करीत नहीं ज्याला वैराग्या कहीं आठवण हो जो केवल विषयरूप ज्यादा मशा सार्खी बुढ़ी देवन बैंक है आणि अशा प्रकारे विषय लंपट झालेल्या त्याच्या मनाला युक्तीचा चिमटा कधी लागला नाही त्याचे मन निश्चय कसे होईल सांगरे म्हणून मनाचा निग्रह करणे हा जो उपाय आहे त्याला तू आरंभ कर मग ते कसे निश्चय होत नाही ते पाहू योगसाधने म्हणून जेवढी आहेत तेवढी सर्व काही खोटी आहेत का परंतु आपल्याला अभ्यास होत नाही असे म्हण जर योगसाधनांचे बळ अंगात असेल तर मनाच्या चंचलतेची काय बिषाद आहे महत् महत्त्वादिक स्वाधीन होत नाहीत का तेव्हा अर्जुन म्हणतो देवा आपण जे दे म्हणतात ते खरे आहे खरो खरोखर योग बला पुढे मनाचे बल टिकणार नाही तरी तो योग कसा आहे वो कशा रीतीने जाणावा त्याची गोष्ट इतके दिवस आम्हाला माहीत नव्हती म्हणून मन हे अनावर आहे असे आम्ही म्हणत होतो हे पुरुषोत्तम तुमच्या प्रसादाने आमच्या सगळ्या जन्मात आज योगाचा परिचय आम्हा झाला श्लोकार्थ 37, 38, एकोणचाळीस अर्जुन म्हणाला हे कृष्णा जो साधक श्रद्धेने युक्त आहे परंतु विशेष यत्न करीत नाही व योगापासून जाते मन भ्रष्ट झाले आहे असा पुरुष योगसिद्धीला न पावता कोणत्या गतीला जातो कृष्णा ब्रह्म मार्गाचे ठिकाणे स्थिर होता मोहाला पावलेला योगी कर्ममार्ग व योग मार्ग या दोहोपासून भ्रष्ट होऊन तुटलेल्या ढगाप्रमाणे नाशाला पावत नाही का हे कृष्णा या माझ्या संशयाचा निश निश्चय छेद करण्याविषयी तुम्हीच योग्य आहात तुमच्या वाचून या संशयाचा छेद करण्यास दुसरा कोणीही समर्थ नाही परंतु हे प्रभो आणखी एक संशय सहज उत्पन्न झालाय तो फेड़स अपनेशि दुसरा को समर्थ नहीं मन गोविंदा मैं संग कि एक मनुष्य मोक्ष प्राप्ति करता भक्ति युक्त अंतकरणा उपायाशि इच्छा करीत होता इंद्रिरूप गावाह निघन मोक्षरूपी गाव जाता तो भक्तिरूप मार्ग लगला तो मोक्ष प्राप्त हो परत ही यही अशा स्थित आयुष्य रूपी सूर्य मधे मवलला सहज आकारी आलेला लहान पातळ ज्याप्रमाणे टिकत नाही व वृष्टीही करीत नाही त्याप्रमाणे त्याला ज्याला दोन्ही अंतरली म्हणजे मोक्षप्राप्ती तर दूरच राहिली आणि श्रद्धेमुळे सोडलेल्या संसारासही तो मुकला असा दोन्ही गोष्टीला जो मुकला परंतु भक्तीत निमग्न झाला त्याला कोणती गती प्राप्त होते हे सांगा श्लोकार्थाळीसावा श्री भगवान म्हणाले हे पार्था असा योगेच पुरुष जो आहे तो लोकाला व परलोकाला अंतरत नाही बापा कल्याण व्हावे अशी इच्छा करणारा जो आहे तो जन्म मरण स्वरूप्रत कधीही जात नाही तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले पार्थ ज्याला मोक्षप्राप्तीची इच्छा आहे त्याला मोक्षा वाचून दुसरी गती आहे काय परंतु त्याला मध्यंतरी विश्रांती घ्यावी लागते एवढेच काय ते पण त्या विश्रांतीत ज्या त्याला जे सुख होते ते देवानासुद्धा मिळत नाही एरवी जर ह्याने अभ्यासाचे पाऊल उचलून मार्ग क्रमिला असता तर दिवस म्हणजे आयुष्य मावळण्याच्या पूर्वीच हा मोक्षप्राप्तीच्या गावाला पोहोचला असता परंतु तितका त्याचा वेग नसल्यामुळे त्याला बिसावा घेणे भाग पडले तथापि मागवून तरी मोक्षप्राप्तीही ठेवलेलीच आहे श्लोकार्थक्केचाळीसावा योगभ्रष्ट पुरुष महत्पुण्याने प्राप्त व्हायचे जे इंद्राधिक लोक तेथे जाऊन पुष्कळ वर्षे राहून नंतर मृत्यू लोकांमध्ये पवित्र व श्रीमंत पुरुषाच्या कुलात जन्मास येतो अरे हे कौतुक पहा कि ज्या लोकांची प्राप्ती व्हावी असले शंभर यज्ञ करणाऱ्या इंद्रालाही सायास पडतात ते या मोक्षेच्छु पुरुषाला अनाया प्राप्त होतात मग तेथील निष्फल न होणारे व अप्रतिम असे भोग भोगता भोगता त्याच्या मनाला कंटा येतो ते दिव्य भोग भोगीत असता तेथे होत नाही व हे भगवंता हे विघ्न माझ्या मग का लागले असा तो निरंतर पश्चाताप करीत असतो नंतर तो, तो फिरून मृत्युरोखी जन्म पावतो पण सर्व धर्माचे माहीर घर अशा कुलात जन्म पावतो आणि शेतकापड्यावर पडलेल्या भात शेत जसे जोराने फोपवते तशी त्याच्या ऐश्वर्याची वृद्धी जे कुल नीती मार्गाने चालणारे सत्य आणि पवित्र भाषण करणारे आणि शास्त्रितीने वागणारे ज्या कुला वेद जागृत ठेवतो जेथे वेदाध्ययन सुरू असते स्वधर्माचे आचरण हा ज्याचा व्यवसाय व सारासार विचार हा ज्याचा मंत्री होय ज्या कुलात चिंतेने ईश्वरास वरिले ज्या कुलाला चिंताही ठाऊक नाही आणि ज्यात गृहदेवता हृद्यादे हृदयाधिक हाथ अलाण्य जोड़े है, है। व जेथे सर्व सुखा समृद्धि है अशा कुला तो योगभ्रष्ट पुरुष सुखाने जन्म घतो श्लोकार्थ बेचस त्रेच अथवा बुद्धिमान योग हा योग्रष्ट जन्माला का कि अशा प्रकार जन्म हा लोगी फार दुर्लभ है अशा योग्यांच्या कुलात जन्म झाला म्हणजे त्याला पूर्वजन्मेची हवन करणारे अध्यात्म सिद्धांतात निष्णात आणि परब्रह्मरूप गावाचे वतनदार जे एकमेवादितीय या सिद्धांतात नेहमी निमग्न राहून त्रिभुवनाचे राज्य करतात आणि संतोषरूप वनात कोकिळेसारखा मधुर ध्वनी करतात आणि जे विचारवृक्षाच्या मुळापाशी बसून ब्रह्मरूप नित्य फळांचे सेवन करतात अशा योग्यांच्या कुलात तो योगभ्रष्ट पुरुष जन्म घेतो जन्म घेतल्यानंतर लहान वयातच त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा उजेड पडतो व सूर्य उगवण्याच्या अगोदर चहूकडे प्रभाव फाकते त्याप्रमाणे प्रौढवयाची वाट न पाहता ज्ञान हे त्याला बालपणीच वरते पूर्वजन्मी सिद्ध झालेल्या बुद्धीच्या योगाने सर्व विद्या त्याला प्राप्त होतात व त्याच्या मुखातून सर्व शास्त्रे स्वयमेव निघू लागतात असे जे उत्तम कुली जन्म ते प्राप्त होण्याकरता स्वर्गवासी देवदेखील मनात हेतू धरून नेहमी जप होम करीत असतात पार्था देवाने स्तुतीपाठ होऊन मृत्यूरोगाचे वर्णन करावे असे जे उत्तम कुली जन्म ते तो योगभ्रष्ट पुरुष पाहतो चवेचाळीस तेथे जन्म झाल्यावर तो, तो परतंत्र असला तरी पूर्वाभ्यासाचे बलाने म्हणजे योगा योगाकडे ओढला जातो आणि योगाविषयी जो नुसता जिज्ञासू आहे त्याला देखील वेदाचरणाच्या फलापेक्षा विशेष फल मिळते आणि ज्या पूर्वजन्मात आयुष्याचा शेवट झाला होता त्यावेळची सद्बुद्धी त्याला पुन्हा प्राप्त होते त्यासमयी दैववान पायाळू आणखी वर डोळ्यात दिव्यांजन घातलेल्या पुरुषास जसे भूमीतील धन सहज दृष्टीस पडते त्याप्रमाणे गुरुमुखाशिवाय न करणाऱ्या कठीण कठीण अशा अभिप्रायांच्या ठिकाणी त्याची बुद्धी अनायासे जाऊन पोहोचते इंद्रिये ही आपण होऊन मनाच्या आधीन ठेवतात मन प्राणवायू ऐक्य पावते व तो चिदाकाशात मिळतो आणखी काय गोष्टी असतील ते असोत परंतु योगाभ्यासही त्याला आपोआप प्राप्त होतो आणि समाधीही त्याच्या मनाचे असे वाटते की हा पुरुष योगस्थानचा शंकर किंवा योगाच्या आरंभीचे वैभवच अथवा वैराग्य रूप सिद्धीचा मूर्तिमंत अनुभवच आहे किंवा हे संसार मोजण्याचे मापच अथवा अष्टांग योग साहित्याचे बेटच होय सुगंधाने ज्याप्रमाणे चंदनाचे रूप धारण करावे त्याप्रमाणे साधक दशेतलेला असतो की संतोषाचा पुतळा बनवल्यासारखा किंवा सिद्धीच्या भांडारातून काढल्यासारखा दिसतो श्लोकार नियमाने प्रयत्न करणारा सर्व पातकापासून मुक्त झालेला व अनेक जन्म हाच प्रयत्न करत प्रयत्न करीत असलेला योगी परमागतिप्रता प्राप्त होतो कारण कोट्यधी वर्षाने हजारो जन्मांचा प्रतिबंध दूर करून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्यावर येऊन पोचलेला असतो म्हणून सर्व साधने त्याला स्वभावताच प्राप्त होतात आणि मग सहज तो विचारांच्या गादीवर बसतो नंतर विचार करण्यामध्ये प्रबल अशा विवेकही मागे राहतो आणि अविचारणीय असे जे ब्रह्म ते तो स्वतःच होतो त्या ठिकाणी मनाचे ढोग नाही ठेवतात प्राणवयीचे हळणे बंद होते वो तो आपल्या ठिकाणी चिदाकाशात लीन होऊन ओंकाराच्या अर्धबिंदूत निमग्न होतो अशा रीतीचे त्याला अवर्णनीय सुख प्राप्त होते म्हणून त्या ठिकाणी बोलणेच बंद होते मग सगळ्या गतीना गति देणारी जी ब्रह्मस्थिती त्या निराकार स्थितीचे रूपच तो बनून राहतो त्याने मागल्या अनेक जन्मात विक्षेप हात कोणी पाण्यावरील मळ तो झाडून टाकलेला असतो म्हणून त्याची लग्न घटिका त्याचा जन्म होताच बुडते आणि तद्रुपतेशी शुभ लग्न होऊन तो अभिनत्व पावते अभ्रे नाहीशी झाली म्हणजे ती ज्याप्रमाणे आकाशरूपच होऊन राहतात त्याप्रमाणे विक्षेपाशी झाली म्हणजे ज्यापासून विश्वाची उत्पत्ती होते व ज्या ठिकाणी ते पुन्हा लय पावते ते ब्रह्म तो या विद्यमान देहात असतानाच बनतो श्लोकार तप करणाऱ्याहून ज्ञानाहून व कर्म करणाऱ्याहून योगी अधिक श्रेष्ठ आहे म्हणून अर्जुना तू योगी हो ज्या लाभाच्या आशेनेहुबलाच्या कर्म भरवशावर कर्ममार्गाच्या प्रवाहात उडी घालतात किंवा ज्या एका वस्तूसाठी ज्ञानीपुरुष हे ज्ञानरूप कवच धारण करून समरांगणात प्रपंच शत्रुशी झगडतात अथवा ज्याच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक निराश्रित व निसर्डे झालेल्या अशा तपो रूप तपोरूपर्वताच्या तुटलेल्या कड्यावरून प्रवास करतात जे भजन करणाऱ्यांच्या भजनाचे अधिष्ठान यज्ञ करणाऱ्यांच्या यज्ञे विषय अशा प्रकारे सर्वांस आणि जे साधकांचे सिद्ध ते निर्वाण परब्रह्म तो स्वतःच बनतो म्हणून तो कर्मनिष्ठांना वंद्य व ज्ञानाना विचारणीय आणि तपस्व्यांचा मूळ तपोनाथ होय हे पहा जीव व परमात्मा यांच्या संगमाच्या ठिकाणी त्याच्या मनाचे ऐक्य झाल्या कारणाने तो देही असूनही अशा योग्यतेस पावतो म्हणून अर्जुना याच कारणास्तव तू योगी हो असे मनापासून तुला मी नेहमी सांगतो श्लोकार्थ सतेचाळीसावा सर्व योगामध्येही जो माझ्याशी ऐक्य पाहून श्रद्धेने मला भसतो तो मला परममान्य होय अरे योगी म्हणजे देवांचा देव माझे सर्व सुखाचे आगर आणि केवळ माझा प्राण असे समज त्याच्या ठिकाणी भजन करणारा भजनक्रिया व वस्तू, ही भक्तीची त्रिपुटी सददित इतराते। हे सुभद्रापते मग त्याच्या आणि माझ्या प्रीतीचे स्वरूप वर्णन करता येत नाही तर असे समज की तो म्हणजे प्रत्यक्ष मीच अशा रीतीने जे प्रेमाचे ऐक्य झालेले असते त्याच्या तुलनेला उपमा पाहिजे असली तर मी देह हो व तो आत्मा याशिवाय दुसरी उपमा नाही संजय म्हणतो राजा भक्तरूप चकोराचा चंद्र किंवा सर्व त्रिभुवनाचा राजा व गुणांचा समुद्र जो कृष्ण परमात्मा तो असे बोलला तेथे पार्थाला पूर्वीपासून योगाचे ऐश्वर ऐकण्याची आस्था होतीच ती पुन्हा दुप्पट झाली असे यजुनाथाने मनात आणले आणि ते श्रीकृष्णाच्या मनात सहज झाला की मी जे सांगतो ते प्रत्यक्ष पाहण्याचा अर्जुन आरसाच होय तेव्हा आता या आनंदाचे भरात ते पुढील कथा सांगतील तो प्रसंग पुढे असून त्यात शांतीरस स्पष्ट होईल दिसेल व ज्ञानरूप बीजाचा मुढा उघडा होईल जे ज्ञानबीज पेरण्याकरता सत्वगुणांची वृष्टी होऊन व आध्यात्मिक तापांचे गुंतडे वाहून जाऊन चतुर श्रोत्यांच्या चित्तांचे वाफे सहज तयार झाले त्यावर सोन्यासारखी अवधानाची वापसा साधल्यामुळे श्री निवृत्तीनाथांना ते ज्ञानरूप बीज पेरण्याची उत्कंठा उत्पन्न झाली ज्ञानदेव म्हणतात ते बीज पेरण्याकरता सद्गुरूंनी माझी मोठ्या कौतुकाने चाड्याच्या ठिकाणी योजना केली व माझ्या मस्तकावर हात ठेवून ते बीज चाड्यात घातले म्हणून या माझ्या मुखातून जे जे काही निघेल ते संतांच्या मनाला खरेच भासते हे असो आता श्रीरंग जे बोलले ते पुढे सांगेन परंतु ते लक्ष देऊ नये का त्याचा विचार करा त्याला चित्त अर्पण करून त्याचा अर्थ घ्या व रूप हाताने ते आपल्या हृदयात साठवा म्हणजे सज्जनांच्या मनाला हे रमवणारे आहे ह्या बोलापासून नित्य आत्मप्राप्ती होईल संकटातून मुक्तता होईल व जीवाला सुखप्राप्ती होईल आता श्री मुकुंद अर्जुनाला विनोदाने जे काही सर्वोत्कृष्ट ज्ञान सांगतील ते ते मी ओवी नामक कवितेत तुम्हाला सांगेन इथे श्री ज्ञानदेवविरिचिकायां भावार्थ दीपिकायां षष्ट अध्याय सते श्लोक सत्तेचारशे सत्त्याणव